अध्याय तेविसावा बचे बंधनातून सुटून सूतल लोकात जाणे श्रीशुक म्हणतात सनातन पुरुष भगवंत जेव्हा असं म्हणाले तेव्हा साधूना आदरणीय अशा महानुभाव दैत्य राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ लाटून ला। हात जोडून गद्गदवाणीने बली भगवंतांना म्हणू लागला प्रभो मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला तेवढ्यानंही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते तेच फळ मला मिळाले लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही ती माझ्यासारख्या नीच असुरावर केली श्रीशुक म्हणतात वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि शंकरानं प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले आदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपा प्रसाद प्राप्त झाला तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली प्रल्हाद म्हणाले प्रभू हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव लक्ष्मी आणि शंकराना सुद्धा प्राप्त झाला नाही तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला अहू विश्ववंद्य ब्रह्मदेवादी सुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाले आहात हे शरणागत वत्सल प्रभो ब्रम्हदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंद रस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात आम्ही तर जन्मतः दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रह पूर्ण दृष्टी कशी काय वळली आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळता खेळताच त्रिभुवनाची रचना केली आपण सर्वज्ञ सर्वात्मा आणि समदर्शी आहात तरी सुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता श्री भगवान म्हणाले बाळ प्रल्हादा तुझे कल्याण असो आता तू सुतल लोकात जा तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने रहा आणि जाती सुखी कर तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्या कारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होती श्री शुकवंटात राजा सर्व दैत्य सेनेचे से स्वामी शुद्ध बुद्धी प्रल्हादांनी ठीक असे म्हणून हात जोडून भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकांकडे निघून गेले परीक्षिता त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रम्हवादी सभेत, आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले ब्रम्हण आपला शिष्य यज्ञ करीत होता त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल ती आपण पूर्ण करावी कारण कर्म करण्यात जी उणीव राहते ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते शुक्राचार्य म्हणाले भगवन ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर अशा आपली पूजा केली आहे त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील कारण मंत्रांचे अनुष्ठान पद्धतीचे देश काल पात्र आणि वस्तूंविषयीचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात तथापि अनंता आपणच जर म्हणत असाल तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यात मनुष्यांचे परमकल्याण आहे श्री शुक म्हणतात शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रम्हर्षींसह बलीचा यज्ञ पूर्ण केला परीक्षिता अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी पितर मनु, दक्ष भृगू अंगिरा सनतकुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि आदिती यांच्या प्रसन्नतेसाठी तसेच सर्व प्राण्यांचा अभ्युदय भावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला वेद सर्व देवता धर्म यश लक्ष्मी मंगल व्र स्वर्ग आणि मोक्ष या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परमकल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने लोकपालांसह वामनांना सर्वांच्या विमानात बसवले आणि त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेले इंद्राला एकतर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली सर्व श्रेष्ठ ऐश्वर लक्ष्मी त्यांची सेवा करू लागली यामुळे निर्भय होऊन तो आनंदीत झाला ब्रह्मदेव शंकर सनतकुमार भृगू इत्यादी मुनी पितर सर्व सिद्ध आणि विमानातील देवगण भगवंतांच्या या परम अद्भूत आणि अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोके गेले आणि सर्वांनी आधी तिची प्रशंसा केली परीक्षिता मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकवली ही ऐकणाऱ्यांची सर्व पापे नष्ट होतात भगवंतांच्या लीला अनंत आहेत त्यांचा महिमा अपार आहे जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो भगवंतांच्या संबंधी मंत्रद्रष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे कि जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल असा पुरुष कधी झाला नाही सध्या नाही आणि होणारही नाही अद्भुत लीला करणाऱ्या अवतार चरित्राचे जो श्रवण करते देवयज्ञ पितृयज्ञ आणि मनुष्य यज्ञ अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करते जेथे जेथे भगवंतांच्या या लिलेचे कीर्तन होते ते कर्म सफल होते अध्या तेव्हिसा समाप्त